तिसरा खंड सव्वीसावा सब अध्याय रसविचार प्रारंभिक जवळ जवळ एक महिन्यापासून विजयकुमार अनुपस्थित होते ब्रजना ब्रजनाथाच्या दोघांचाही मनोभाव जाणून घटक ब्राह्मणाद्वारे एक सुपात्री निवडले विजयकुमारला ही बातमी धाडण्यात आली त्यांनी आपल्या छोट्या भावास भागिने भागिनेयाच्या भाच्या विवाहाची विवा व्यवस्था करण्याकरिता बिलवपुष्करणीस पाठविले शुभ दिन आणि शुभ लग्न विवाह कार्य संपन्न झाले विवाहकार्य संपूर्णपणे समाप्त झाल्यावर विजयकुमार एकदा येथे उपस्थित झाले त्यांचे चित्त परमार्थ विषयात विशेष रूपाने विभोर होते म्हणूनच ते संसारिक कुशलक्षेम आदींच्या गोष्टी न करता काहीसे उदास होऊन बसले आहेत त्यांना अशा प्रकारे उदास बसलेले पाहून ब्रजनाथ म्हणाले मामा आपले चित्त आजकाल स्थिर दिसत नाही असे का आपल्या आज्ञेनेच मी संसार शृंखलेत बांधला गेलो आहे आता आपला स्वतःविषयी काय विचार आहे विजयकुमार म्हणाले मी आता श्री पुरुषोत्तम श्री जगन्नाथ देव यांच्या दर्शनाकरिता श्रीधामपुरी जाण्याचा निश्चय केला आहे काही दिवसातच यात्रिकणं पुरीला जातील मी सुद्धा त्यांच्यासोबत जाईन चल गु श्री गुरुदेवांकडून आयाकरिता आज्ञा घेऊ भोजनानंतर तिसऱ्या प्रहरी ब्रजनाथ आणि विजयकुमार मायापुरी उपस्थित झाले आणि त्यांनी रग... श्री रघुनाथदास बाबाजींच्या चरणी प्रणाम करून पुरीयात्रेकरिता त्यांच्याकडून आज्ञा मागितली त्यांच्या पुरी यात्रेसंबंधी ऐकून बाबाजी मोठे आनंदित झाले आणि स्नेहाने आर्द्र म्हणाले तुम्ही लोक श्री जगन्नाथांचे दर्शन करण्याकरिता पुरीला चाललात खूप चांगली गोष्ट आहे पुरीमध्ये काशी मित्रभवनात श्रीमन महाप्रभूंची गादी आहे तेथे आजकाल श्री वक्रेश्वर पंडितांचे शिष्य श्री गोपाल गोपालगुरु गोस्वामी विराजमान आहेत तुम्ही त्यांचे अवश्य दर्शन करा आणि त्यांच्या उपदेशास भक्तीपूर्वक श्रवण करा श्री स्वरूप गोस्वामींची शिकवण आजकाल याच महात्म्यांच्या कंठास संपूर्णपणे विराजमान आहे श्री गुरुदेवांची आज्ञा घेऊन ते दोघे मोठ्या आनंदाने घरी परतले रस्त्यात ब्रजनाथाने विजयकुमारास अनुरोध केला की त्यांना देखील सोबत पुरीस घेऊन जावे विजयकुमार त्यांच्याशी सहमत झाले दोघांनीही घरी पोहचून पुरी यात्रेसंबंधी घरच्यांना सांगितले ब्रजनाथाची पितामाही देखील त्यांच्यासोबत पुरी जाण्याकरिता तयार झाली शेवटी असे ठरले की या तिघांनीही पुरीस जायचे पुरीमध्ये आषाढ महिन्यात श्री जगन्नाथ बलदेव आणिच श्री सुभद्रा देवींची प्रसिद्ध रथयात्रा होते त्यावेळेस भारताच्या कानाकोपऱ्यातून धर्मप्राण जनसमूह पुरीमध्ये जमतो म्हणूनच दूरदूरचे प्रवासी योग्य वेळी उपस्थित होण्याकरिता बरेच दिवस आधीपासूनच घरातून बाहेर पडतात ज्येष्ठाचा महिमा महीन महिना ज्येष्ठाचा महिना लागताच हे लोक देखील प्रवाशांसोबत पुरीला रवाना झाले काही दिवस चालल्यानंतर हे लोक दातण पार करून जलेश्वर ला पोहोचले पुन शिरजोर गोपीनाथाचे दर्शन करून श्री विराजा विरजा क्षेत्री उपस्थित झाले तेथे नाभी गयेची क्रिया समाप्त करून वैतरणीमध्ये स्नान करून त्यानंतर कटकला पोहोचल्यावर श्री गोपालांचे दर्शन घेतले नंतर एका एकाम्र काननात श्री लिंगराजाचे दर्शन करून श्री क्षेत्र पुरीधामामध्ये उपस्थित झाले सर्व लोक आपापल्या पंड्यांद्वारे सांगितलेल्या स्थानी थांबले विजयकुमार ब्रजनाथ आणि पितामही हरचंडी साधे थांबले ते नियमानुसार समुद्रस्नान श्री जगन्नाथ दर्शन आणि तेथील विभिन्न स्थळ दर्शनाचे विभिन्न तीर्थस्थळांचे दर्शन त्यांची परिक्रमा आणि भोगप्रसादाचे सेवन करू लागले <coughs> तीन चार दिवसानंतर विजयकुमार आणि प्रजनाथाने श्री जगन्नाथ देवाच्या मंदिरात श्रीमंत महाप्रभूंचे विग्रह श्री त्यांचे चरणचिन्ह आणि स्तंभामध्ये त्यांच्या बोटांच्या चिन्हाचे दर्शन घेतले श्रीमन महाप्रभू श्री जगन्नाथ देवाचे दर्शन करून प्रेमाने अश्रूंच्या धारांची वर्षा होत असे त्यावेळी त्यांच्या स्पर्शाने चरणांखालचे पाषाणही द्रवून जात असत ज्यामुळे त्यांच्यावर प्रभूंच्या श्रीचरणांची चिन्हे अंकित होऊन जात असत त्या ते ज्यावेळी स्तंभाचा आधार घेऊन उभे राहत तो गरुड स्तंभ देखील त्यांच्या प्रेमामुळे द्रवित होऊन जाईल आणि त्यावर त्यांच्या वोटांचे ठसे उमटत असत या चिन्हांचे दर्शन करून ब्रजनाथ आणि विजयकुमार महाप्रेमात विभर झाले ते त्यास दिवशी काशी मिश्रांच्या दगडांपासून निर्मित प्रकांड भवनात श्री गंभीरा ज्या वाड्यात श्रीमंत प्रभू श्रीमन महाप्रभू महा प्रेमावस्थेत निवास करीत आणि जेथे प्रिय पार्षद श्री स्वरूप आणि राय कृष्णविरहात बुडून जात महाप्रभू कृष्णकथा सांगून सांगून आदींचे दर्शन घेतले येथे ये एकीकडे श्री राधाकांतांचे मंदिर आणि दुसरीकडे गोपाल गुरुस्वामींची गादी आहे विजय आणि ब्रजनात प्रेमानंद विभोर होऊन श्री गोपाल गुरुस्वामींच्या चरणी पडून रडू लागले गुरु गोस्वामी त्यांचे असे भाव पाहून खूप प्रसन्न झाले आणि त्यांना अलिंगण प्रदान करून आपल्या निकट बसविले नंतर ते म्हणाले मी तुमचा परिचय जाणू इच्छितो त्यांचा परिचय जाणून घेतल्यावर गुरु गोस्वामींच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले श्री नवदीव नाव ऐकून ते म्हणाले आज आज श्री धामवासी श्री धामवासींचे दर्शन घेऊन मी धन्य झालो अच्छा हे तरी सांगा की मायापुरात श्री रघुनाथ दास आणि श्री दास आदी वैष्णवजन कसे आहेत त्यांचे कुशलक्षेम तर आहे ना आहा आह दासांचे स्मरण होताच माझे शिक्षागुरू श्री दास गोस्वामींचे स्मरण होते मध्येच गुरु गोस्वामींनी त्यांचे शिष्य श्री ध्यानचंद्र यास बोलावून सांगितले की बसलेले हे दोन्ही महात्मे येथेच प्रसाद घेतील श्री ध्यानचंद्रांनी त्या दोघांना आपल्या वाड्यात नेऊन श्री महाप्रसाद भोजन करविले तेथे त्या तिघांमध्ये बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या विजय कुमारांचे श्रीमद पांडित्य अघात पांडित्य पाहून तथा ब्रजनाथास सर्व शास्त्रांमध्ये सुपंडित जाणून ध्यानचंद्र गोस्वामी खूप आनंदित झाले आणि त्यांनी सर्व गोष्टी गुरु गोस्वामींना ऐकविल्या गुरु गोस्वामी देखील त्यांच्या पांडित्याविषयी ऐकून प्रसन्न झाले आणि त्यांना आपल्या जवळ बोलून म्हणाले तुम्ही दोघे मला अत्यंत प्रिय आहात तुम्ही लोक जोपर्यंत श्री पुरुषोत्तम धामात राहाल तोपर्यंत मला दर्शन देत राहाल विजयकुमार मोठ्या नम्र शब्दात म्हणाले प्रभो श्री मायापूरच्या रक्षी रग, श्री बाबाजी महाशयांची आमच्यावर मोठी कृप मोठीच कृपा आहे त्यांनी आम्हास खूप काही शिकवले आहे आणि आपल्या श्रीचरणी उपदेश ग्रहण करण्याची आज्ञा केली आहे गुरु गोस्वामी म्हणाले रघुणादास बाबाजी परमपंडित आहेत तुम्ही लोक त्यांच्या उपदेशांचे यथायोग्य पालन करा जर तुम्हाला आणखीन काही जाण्याचे असेल तर उद्या दुपारनंतर येथे येऊन जिज्ञासा करा हो तुम्ही दोघांनी उद्या येथे सेवा करावी अशा प्रकारे आणखीन काही वेळ गप्पा गोष्टी झाल्यावर गुरु गोस्वामींची आज्ञा घेऊन ते हरचंडी साला परतले दुसऱ्या दिवशी निर्धारित वेळी विजयकुमार आणि प्रजनाथ श्री राधाकांत मठामध्ये उपस्थित झाले आणि प्रसाद सेवा झाल्यानंतर श्री गुरु गोस्वामींच्या जवळ येऊन त्यांना प्रणाम करून म्हणाले प्रभो आम्ही रसतत्वासंबंधी जाणू इच्छितो आम्ही आपल्या मुखातून कृष्णभक्ती रसाचे श्रवण करून कृथार्थ होऊन जाऊ आपण निमानंद संप्रदायाचे प्रधान गुरु आहात आणि श्रीमंत महाप्रभूंच्याच ताणी श्री स्वरूप गोस्वामींच्या गादीवर जगद्गुरूंच्या रूपात विराजमान आहात आमची इच्छा आहे आपल्या मुखातून रसतत्वाचे श्रवण करून आमचे पांडित्य जे आमच्यात आहे ते सफल व्हावे श्री गोपाल गुरु गोस्वामी निर्जनात एकांतात उपयुक्त शिष्यास प्राप्त करून मोठे आनंदित झाले आणि अशा प्रकारे बोलू लागले जे श्री नवदीप मायापुरात अभिर्भूत होऊन श्री गौड मंडळ क्षेत्रमंडळ आणि व्रजमंडळातील भक्तांचे प्राण आहेत ते सचिनंद निमाई पंडित आमच्या आनंदाचे विधान करोत, जे मधुरसाच्या सेवेद्वारे श्री महाप्रभू सदा सर्वदा प्रसन्न ठेवतात त्यांना आनंद प्रदान करतात ते श्री स्वरूप गोस्वामी आमच्या अंतकरणात स्फुरीत होत निमाई पंडित ज्यांच्या नृत्यावर नितांत वशीभूत होत असत आणि ज्यांनी कृपा करून देवानंद पंडितांचे शोधन करून त्यास भगवत भक्त बनविले ते वक्रेश्वर पंडित तुम्हा लोकांचे कल्याण करोत रस एक अतुलनीय तत्व आहे यास साक्षात परब्रह्म श्रीकृष्णांच्या लीला विकासरूप चंद्रोदय म्हणता येईन ज्यावेळी कृष्ण अत्यंत शुद्ध झाल्यावर क्रियाकार प्राप्त करते त्यावेळी तिला भक्तिरस म्हटले जाते ब्रजनाथ रस म्हणजे कुठले पूर्वसिद्ध तत्व आहे का गोस्वामी या प्रश्नाचे उत्तर मी होय किंवा नाही अशा एका शब्दात देऊ शकत नाही थोडे विस्तारपूर्वक सांगतो तुम्ही समजून घ्या तुम्ही तुमच्या गुरुदेवांनिकट जो कृष्णरथीचा विषय श्रवण केला आहे त्या रथीलाच स्थायी भाव म्हणतात स्थायी भावाच्याही वर सामग्रीचा संयोग झाल्यावर कृष्ण रस होतो ब्रजनात स्थायी भाव आणि सामग्री संबंधी आम्हाला थोडे विस्तारपूर्वक समजावण्याची कृपा करावी भाव काय वस्तू आहे हे आम्ही गुरुदेवांकडून ऐकले आहे परंतु हे भाव भावसमूह मिळून कशाप्रकारे रसास उत्पन्न करतात हे ऐकलेले नाही गोस्वामी हो साधारणत भावरूपा भक्तीच कृष्णरती आहे जी भक्तजनांच्या पूर्व आणि आधुनिक संस्काराद्वारे हृदयात उदित होऊन स्वत हृदयात उदित होऊन स्वयं आनंदपूर्वा आनंद रूपा आनंद होऊनही रसास्तव वस, रसाअेत प्राप्त करते सामग्री चार प्रकारची असते विभाव अणुभाव सात्विक आणि व्याभिचारी किंवा संचारी या सामग्रीची व्याख्या मी आधी करतो रती आस्वादन हेतू स्वरूप विभाव दोन प्रकारचे असतात आलंबण आणि उद्दीपन आलंबण दोन प्रकारचे असते विषय और आश्रय ज्यांच्यात रती आहे ते रथीचे आश्रय आहेत ज्यांच्यात ज्यांच्याप्रती रती क्रियावती होते ते रतीचे विषय आहेत रती कृष्णभक्तांच्या हृदयात राहते म्हणूनच कृष्णभक्त रतीचे आश्रय आहेत आणि रती, रती कृष्णाच्या प्रती क्रियावती होते म्हणून कृष्णरतीचे विषय आहेत ब्रजनाथ आम्ही येथपर्यंत समजलो की विभाव दोन भागांमध्ये विभक्त आहे आलंबण आणि उद्दीपन पुन आलंबनसुद्धा दोन विभागात विभागलेले आहे आश्रय आणि विषय कृष्ण विषय आहे आणि भक्तजन आश्रय आहेत आता हे जाणण्याची इच्छा होते की कृष्णसुद्धा कधी रतीचे आश्रय होतात का गोस्वामी हो होतात भक्तजन कृष्णाप्रती जी रती करतात त्यात कृष्ण विषय आणि भक्त आलंबण होतात पुन्हा जेव्हा कृष्ण भक्ताप्रती जी रती करतात त्यात कृष्ण आश्रय आणि भक्तजन विषय असतात ब्रजनाथ आम्ही श्री कृष्णांच्या चौसष्ट गुणांच्या संबंधी श्री गुरुदेवांच्या निकट श्रवण केले आहे या व्यतिरिक्त कृष्णांच्या संबंधी जर काही सांगण्याजोगे असेल तर कृपा करून सांगावे गोस्वामी श्रीकृष्णात निखल गुणावली निखिल गुणावली पूर्णतम रूपात विराजमान असूनही त्यांचे द्वारकेत पूर्ण मथुरेत पूर्णतर आणि गोकुळात पूर्णतम असे तारतम्य गुण प्रकाशाच्या तारतम्याने साधित होतात एकच कृष्णलीलेच्या भेदाने चार प्रकारचे नायक असतात धीरो धीरललित दि, धीर आणि धीरोध्व धीरो धत ब्रजनात धीरोतातांची धीरोतात्ताची लक्षणे काय आहेत गोस्वामी गंभीर विनयी क्षमाशील करुण आत्मशलाघार रहित आणि अप्रकाशित गर्व ही धीरोतात नायक कृष्णाची लक्षणे आहेत ब्रजनात धीरललित कशास म्हणतात गोस्वामी रसिकता नवयौवन चातुरी, आणि निश्चितता या गुणांद्वारे कृष्ण प्रियसींद्वारे वशीभूत होऊन जातात म्हणूनच कृष्ण धीरलित नायक आहेत ब्रजनाथ धीरशांत कशास म्हणतात गोस्वामी शांत स्वभाव कष्टसहिष्णुता विवेक विवेचकता आणि विनय गुणांनी युक्त असल्याने कृष्ण धीरशांत नायक आहेत ब्रजनात धीरो दत्त कशास म्हणतात गोस्वामी काही काही वेळेस लीला भेदाने कृष्ण मास्तरीयुक्त अहंकारी मायावी कपट करणारे चंचल आणि आत्मप्रशंसकसुद्धा दिसून येतात म्हणूनच ते धीरो दत्त नायक देखील आहेत ब्रजनात आपण ज्या गुणांचे वर्णन केले आहे त्यात बरेचसे परस्पर विरोधी गुणसुद्धा आहेत म्हणून मंग ते एकाच वेळेस एकाच कृष्णात कसे काय संभव आहेत गोस्वामी कृष्ण स्वभावत सर्वतंत्र स्वतंत्र परमनिरंक निरंकुश ऐश्वरवान आहेत म्हणून त्यांच्या अचिंत्यशक्तीच्या प्रभावाने उपरोक्तोविरोधी गुणसुद्धा कृष्णात एकत्रितपणे निवास करतात जसे क कुर्मपुराणात श्र चान नूश्र अनुश्र असतूलशुश्रचैवस्तुल अणुशैवर्ण सर्व प्रोक्त श्यामो रक्तालोचन ऐश्वरयोगात भगवान विरुद्ध <coughs> विरुद्ध अभिधीय तथापि दोषो परमे नैवाहार अपेते, गुणा अमत महाबरा पुराणा सर्वे नि शाश्वता से दरमात्मन हानोपादनरिता नकती जाह क्वचित। परमानंद संदोहा ज्ञानमात्र सर्वे सर्व गुण पूर्णादोष विवर्जिय वैष्णवतंत्रमधे अष्टादश महादोषे रहिता भगवा तुह सर्वी रूपिणी अठरा महादोष अंद्र प्रमोक्षरता काम उल्लवणह लोलता मदमाश्चर्ये हिंसा खेद परिश्रम असत्यम क्रोध आकांक्षा आशंका विश्व विभ्रम विषमत्व परापेक्षा दोषा अष्टातशोदिता अवतार मूर्तीमध्ये हे सर्व सिद्ध आहेत तथा अवतारी कृष्णामध्ये परमसिद्ध आहेत या व्यतिरिक्त कृष्णात आणखीन देखील आडगुण आहेत जे त्यांच्या पुरुषत्वाचे सूचक आहेत ते गुण आहेत शोभा विलास माधुर्य मांगल्य स्थिरता तेज ललित आणि औदार्य औदार्य लहानांप्रती दया समकांक्षा समकक्षांचा प्रतिस्पर्धा शूरता उत्साह दक्षता आणि सत्यप्रकाशाच्या जागी शोभा परिलक्षित होते गंभीर गती धीर चितव कटाक्ष आणि सुहास्य वचनांद्वारे विलास लक्षित होतो जेथे कृती आदींची कमनीयता प्रकाशित होत आहे तेथे माधुर्य लक्षित होते आहे संपूर्ण जगाचे विश्वास मांगले आहे कुठल्याही कार्याने विचलित न होणे म्हणजेच होय सर्वांच्या चित्तास आपल्याकडे आकर्षित करणे म्हणजेच तेज आहे ज्यांच्यात प्रचूर कृती आहे ते ललित आहेत आत्मसमर्पण कार्याचे नावच औदार्य औदार्य आहे, आहे। श्रीकृष्ण नायक शिरोमणी आहेत म्हणूनच त्यांच्या साधारण लिलेमध्ये गर्ग आदी ऋषी धर्माविषयी आणि युयुधान आदी क्षत्रिय समूह युद्धांमध्ये तथा उद्धव आदी मंत्रणेसंबंधी साह्यक सहाय्यकाच्या रूपात वर्णित झाले आहेत ब्रजनात कृष्णाच्या रसनायकत्वासंबंधी पूर्णपणे समजलो आता रसोपयोगी विभागाच्या अंतर्गत कृष्णांच्या भक्ती भक्तासंबंधी सांगावे गोस्वामी ज्यांचे अंतकरण कृष्णभावाने विभावित असते तेच रसतत्वामध्ये कृष्णभक्त आहेत खरे बोलण्यापासून लज्जायुक्त सत्यवाकापासून ते हिमान पर्यंतचे जे एकोणतीस गुण कृष्णासंबंधी सांगितलेले आहेत ते सर्व कृष्णभक्तात दिसून येतात ब्रजनाथ रस उपयोगी कृष्णभक्त किती प्रकारचे असतात गोस्वामी दोन प्रकारचे असतात साधक आणि सिद्ध ब्रजनाथ साधक कोण आहेत गोस्वामी कृष्णा भक्त कृष्ण साक्षातकाराची योग्यता प्राप्त करून साधक म्हणले जातात ईश्वरे तदधिनेशू मध्ये सांगितलेल्या लक्षणांनी युक्त मध्यम भक्तजन साधक शणीच्या अंतर्गत आहेत ब्रजनाथ प्रभो आचार्या मेव हरये या श्लोकात वर्णित भक्त रस योग्य नसू शकतात का गोस्वामी ते जोपर्यंत शुद्ध भक्तांच्या कृपेने शुद्ध भक्त होत नाहीत तोपर्यंत साधक नसतात बिलवमंगल आदींसारख्या व्यक्तीच यथार्थ साधक आहेत ब्रजनाथ सिद्ध भक्त कोण आहेत गोस्वामी अनुभव होत ही। श्री जे सर्वदा करतात, अशा भक्तास अशा भक्तजनास सिद्ध भक्त म्हणतात सिद्ध भक्त दोन प्रकारचे असतात अर्थात संप्राप्त सिद्ध आणि नित्यसिद्ध संप्राप्त ब्रजनात संप्राप्त सिद्ध कोण आहेत गोस्वामी संप्राप्त सिद्ध दोन प्रकारचे असतात साधन सिद्ध आणि कृपा ब्रजनाथ नित्यसिद्ध कोण आहेत गोस्वामी श्री रूप गोस्वामी म्हणतात आत्मकोटी गुणम कृष्णे प्रेमान परमम ग्यानंद गुणा सर्व नित्यसिद्धा मुक्ता मुकुंदवत पद्मोत्तर खंडात यथा सो भरतो, यथा भरतो, य तथा तन्नैव सषणादय तथयते निजलोकादय दृच्छया पुनस्ते नैव नव गती तत पद शाश्वत परमबंधनं जन्म वैष्णवाना विद्यते। ब्रजनात प्रभो विभाव विभावांतर्गत आलंबण तर समजलो आता कृपया उद्दीपण कशास म्हणतात ते सांगावे गोस्वामी जे भावास उद्दीपण करवितात त्यास उद्दीपन म्हणतात कृष्णाचे गुण त्यांचा कृती हास्य अंगसौरभ वंशी शृंग नुपूर शंख पदचिन्ह क्षेत्र तुळशी भक्त आणि हरिवासार हरी वासर आदी काळ हे सर्व उद्दीपण आहेत कृष्णाचे गुण तीन प्रकारचे असतात कायिक मानसिक आणि वाचिक कायिक गुणांमध्ये वय एक प्रधान गुण आहे कोमार पौ, पौगंड आणि कैशोर हे तीन वय हे तीन वय आहेत कोमार्य पंचमाब्दांतम पौगंड दशमावधी आशोड़ यवणं ततह कैशोर तीन आद्य मध्य आणि शेष काही गुणांमध्ये सौंदर्याचा विचार प्रधान असतो अंगाच्या यथोचित स्थानिवेशास सौंदर्य म्हणतात वस्त्र सज्जा आणि नटण्याच्या वस्तूस प्रसाधन म्हणतात कृष्णाची वंशी तीन प्रकारची असते वंशी वेणू आणि मुरली वेणू बारा बोटे लांब आणि अंगठ्या इतकी जाड असते त्यात सहा छिद्रे असतात मुरली दोन हात लांब असते मुखात रंध्र असते तथा यात चार छिद्रे असतात वंशीमध्ये अर्ध्या अर्ध्या बोटांच्या अंतरावर आठ छिद्रे दुसऱ्या टोकाला अर्धे बोट सोडून मुखरंध्र असते शिरोभाग चार बोटे पुच्छ तीन बोटे असे सगळे मिळून रंध्रे मिळून नऊ छिद्रे आणि 17 बोटे लांब असते कृष्णाच्या हातात जो दक्षिणाव्र वर्त विराजमान असतो त्याचे नाव पाचजन्य आहे या उद्दीपनाद्वारे भक्ताची रती उद्दीपित होऊन तधी विषय श्रीकृष्णाच्या प्रती क्रियावती होऊन आस्वादनरूप होऊन जाते रतीच स्थायी स्वभाव आहे तोच रस आहे तोच रस असतो उद्या तुम्ही याच वेळी येथे उपस्थित रहा, मी अणुभाव आदींची व्याख्या करेन गोस्वामी चरणांचा निरोप घेऊन रसाविषयी चिंतन करता करता विजय आणि व्रजनाथ सिद्धपकुळाचे दर्शन करून तेथून श्री जगन्नाथ देवांचे दर्शन करीत आपल्या मुकामी परतले सव्वीसावा अध्याय समाप्त